सर्वप्रथम आपण पंचदशी या ग्रंथाचा आपण विचार करणार आहोत सर्वात आधी या ग्रंथाच्या लेखकाचा थोडक्यात परिचय घेऊ नंतर त्यामध्ये आलेले विषय कसे आहेत हे समजून घेऊ पूर्वीचे ग्रंथकर्ते स्वतःविषयी फार कमी लिहित असत व त्यांच्याविषयी लेखनही कमीच असे जे होते तेही ही काळाच्या ओघात किती नष्ट झाले असेल ते सांगता येत नाही त्यामुळे ते त्यांच्या जीवनाच्या संदर्भातील सणावाळ्या अंदाजाने जुळवून काही काल कालनिर्णय करावे लागतात ग्रंथाच्या वाचकाला लेखकाविषयी आदरयुक्त कुतूहल असणे स्वाभाविक व स्वागतहारी असले तरी ते कुतूहल शमण्याचे साधने फार तुटपुंजीच आहेत तथापि उपलब्ध माहिती संक्षेपाने देण्याचा प्रयत्न केला आहे यवनांची दक्षिणेकडील सैनिकी आक्रमणे व जुलमी धर्म परिवर्तने ऐन भरात असताना सन्यस्तवृत्तींनी राहिलेल्या माधवाचार्यांनी स्वतःचे श्री भुवनेश्वरीच्या मंदिरात चाललेले तप थांबून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला विजयनगरचं विजयनगरचा प्रभाव पराभूत साम्राज्यातील हरिहर नावाच्या पराक्रमी पुरुषाला गादीवर बसून पुन्हा राजाची घडी नीट बसून दिली पुढे ते इसवी सन तेराशे ऐंशीमध्ये शृंगेरी मठाचे पीठस्थ शंकराचार्य झाले व त्यांनी विद्यारण्यतीर्थ हे नाव घेतले त्यावेळी ते त्यांचे वय पंच्याऐंशी वर्षाचे होते त्या ते वयात त्यांनी पंचदशी हा महान ग्रंथ लेहा घेतला पण सहा प्रकरणे लिहून झाल्यावर त्यांनी ध्येय ठेवला पुढे नऊ प्रकरणे त्यांचे गुरु, श्री भारती तीर्थ यांनी लिहून ग्रंथ पुरा केला अशी आख्यायिका आहे विद्यारण्यस्वामींच्या नावाने सुमारे 16 ग्रंथ प्रसिद्ध आहेत त्यातील वैयासिक न्यायमाला विवरणप्रमे जीवनमुक्तीविवेक इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेतच इसवी सन 1295 पंच्याण्णवमध्ये जन्म व तेराशे शहाऐंशीमध्ये समाधी असा निष्कर्ष श्री विद्यारण्यस्वामींच्या संदर्भात द वा जोग यांनी काढला आहे पंचदशी म ग्रंथामध्ये अन्य वेदांतपर ग्रंथांचा उल्लेख आहे व त्या ग्रंथातून काही भाग अत्यल्प प्रमाणात पंचदशी ग्रंथामध्ये स्वीकारले आहे पंचदशी ग्रंथात स्वीकारलेले प्रमुख ग्रंथ व त्यांचा किंचित परिचय पुढील प्रमाणे संक्षेप शारीरिक सर्व ज्ञान न्यात्ममुनी हे या ग्रंथाचे लेखक असून या ग्रंथावर तत्व तत्वबोधिनी सुबोधिनी इत्यादी टीका आहेत त्यातील एक टीकाकार मधुसूदन सरस्वती हे अद्वैत सिद्धीचे लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत संक्षेप शारीरिकाचे चार अध्या असून या ग्रंथाचे दहा विशेष प्रस्तावने सांगितले आहेत अहमदाबाद येथील स्वामी सर्वानंदजी महाराज यांनी या ग्रंथाचे संपादन करून त्यावर हिंदी भाषेत टीका लिहिली आहे खंडन खंड, खंड, खंड खाद्य श्रीहर्ष यांनी या ग्रंथाची रचना केली असून त्यावर स्वामी हनुमानदासी सडशास्त्री यांची हिंदी टीका उपलब्ध आहे या ग्रंथात जाणीवपूर्वक अडवणी अडवळींनी मांडणी करून वितंडा ह्या वादपद्धतीचा स्वीकार केला आहे ह्यामध्ये स्वतःचे मत बिल्कुल न मानता इतर सर्व मतांचे न्यायशास्त्राच्या आधाराने खंडन केले असून प्रमुख प्रतिवादी न्यायायिक आहेत या ग्रंथात न्यायायिकांनी मांडलेल्या प्रस्थापित संकल्पनांना हादरे देऊन त्यांच्या मांडणीमध्ये आक्षेपाचे दुर्लभ्य अडथळे उभे केले आहेत विव्रप्रमेय संग्रह हा ग्रंथ विद्यारण्यस्वामींचाच असून ते पंचपादादी ह्या ग्रंथाचे व्याख्यान आहे प्रस्थानत्रयेतील ब्रह्मसूत्राच्या पहिल्या चार सूत्रावरील ही टीका आहे सूत्र व त्यावरील वर्णके आहे असे या ग्रंथाच्या रचनेचे स्वरूप आहे सुमारे नऊशे पृष्ठांच्या या ग्रंथाचे हिंदी भाषांतर पंडित ललिताप्रसाद डब्राल यांनी केले आहे योग वशिष्ठ हा ग्रंथ श्री वशिष्ठांनी श्रीरामांना उपदेशिला आहे आणिच्या आधारे या तत्वज्ञान स्पष्ट केले असून व्यवहार सांभाळून जीवनमुक्तांचे जीवन कसे जगता येते हे सांगितले पंचदशीचे टीकाकार श्री रामकृष्ण यती व अच्युतराय मोडक यांच्या संस्कृत टीका असून श्री बापडशास्त्री व द जोग यांच्या मराठी टीका आहेत श्री पितंबरजी यांची हिंदी टीका आहे पुढील सर्वच टीकाकार मागील टीकाकारांच्या खांद्यावर उभे राहून वाचाल करत असतात दोन्ही मराठी टीका पन्नास वर्षापूर्वीच्या असून त्यात वाचकाला त्या काळची भाषा संदिग्धता यामुळे काही अडचणी जाणवतात विद्वत्ता प्रचूर भाषा नव्या वाचकांना समजणे कठीण वाटते मोठ्या पंडितांना त्यांच्या मताने सोप्या असलेल्या बाबींचे स्पष्टीकरण अनावश्यक वाटते त्यामुळे नवख्या वाचकाच्या दृष्टीने संदिग्धता राहून जाते या टीकेत या दोन्ही बाबी विचारात घेऊन रचना केली आहे यशापयप वाचक जाणे पंचदशीच्या श्लोकांची रचना पंचदशीचे बरेचसे श्लोक उप उपनिषदांच्या मंत्रावर आधारलेले आहेत मंत्राचा काही भाग घेऊन त्यांच्या आधारे श्लोक रचना केली आहे काही श्लोक उपनिषदातून जसेच्या तसे स्वीकारले असून श्रीमद्भगवद्गीतेचे व योगवाशिष्ठाचेही काही श्लोक जसेच्या तसे घेतले आहेत बहुतेक सर्व तत्त्वज्ञान शंकर व अद्वैत वेदांतानुसार आहे उपनिषदे व गीताश्लोकांचा तपशील जिथल्या तेथे देण्याचा प्रयत्न केला आहे श्रीपंचदशी ग्रंथाचे महत्त्व परमार्थशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र हे एक परिपूर्ण शास्त्र आहे त्याविषयी बरेच समज गैरसमज श्रद्धावंत व नास्तिकही असतात डोळसपणे साधना करायची असेल तर या शास्त्राची स्पष्ट कल्पना असणे चांगले साधन करताना व ते पूर्ण झाल्यावर काय होते व काय होत नाही याची कल्पना नसेल तर जे होत नाही त्याची वाट पाहण्यात वेळ व उत्साह संपतो जे झाले पाहिजे ते ठाऊक नसेल तर साधना योग्य मार्गाने वो वेगाने होत नाही या ग्रंथात या दोन्ही बाबींचा तपशीलवार व सुस्पष्ट विचार केला आहे परमार्थ व परमार्थिक यांच्यासंबंधी अनेकांच्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते अशा अनेकांच्या अनेक अने प्रतिमा असलेल्या असल्याने गोंधळ वाढतो खरे काय आहे ते पंचदशीसारखे ग्रंथ वाचल्याशिवाय कळत नाही गीता उपनिषदे संत वाङ्मय इत्यादी ग्रंथातून त्यांच्या टिकांमधून हे महत्त्वाचे विषय विंखुरलेल्या व संदिग्ध स्थितीत असतात त्या सर्वांचा एकत्रित विचार साधकाला फार उपयुक्त असतो पंचदशीची रचना पंचदशी म्हणजे पंधरा विवेक दीप व आनंद अशी तीन मुख्य प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणाचे पाच भाग आहेत असे एकूण पंधरा भाग मिळून या ग्रंथाची रचना केली आहे विवेक म्हणजे शास्त्रशुद्ध विचारपूर्वक केलेली निवड दीप म्हणजे विशिष्ट विषयावर टाकलेला प्रकाश आनंद म्हणजे ब्रह्माचे स्वरूप असून त्याचे प्रकार व साधने ह्या प्रकरणात सांगितले आहेत धन्यवाद